सुखदुःखांवर स्वामित्व तुम्ही सुखदुःखाच्या आहारी न जाता त्यांच्यावर आपले प्रभुत्व स्थापित करा आणि त्याद्वारे जे काही उत्कृष्ट मिळेल त्याचा स्वीकार करून स्वतच्या जीवनाला नित्य नवे व रसमय बनवा जीवनाला उन्नत करणे हेच मनुष्याचे कर्तव्य होय म्हणून तुम्ही देखील तो उचित मार्ग पत्करून हे मानवी कर्तव्य पूर्ण करा प्रतिकूल गोष्टींनी घाबरला नाही व अनुकूल गोष्टींनाच सर्वस्व समजून शांत बसला नाही तरच तुम्ही सर्व काही साधू शका जे तुमच्या वाट्याला येईल त्यातूनच बोध घेऊन जीवनास उच्च व उदात्त बनवा ये जीवन जसे जसे महान बनेल तसे तसे आज प्रतिकूल वाटा परिस्थिति तुम्हाला अनुकूल वाटू लगती दुख दूर हो